भगवते वासुदेवाय श्रीमद महापुरा स्वयंभू मनुच्या कन्याचे वर्णन मैत्रेय म्हणतात स्वयंभू मनुला महाराणी शतरूपेपासून प्रिय व्रत आणि उत्तनपाद या दोन पुत्रांखेरीज तीन कन्या सुद्धा झाल्या त्या आकुती देवहुती आणि प्रसुती नावानी विख्यात होत्या आकुतीच्या घरी भाऊ होते तरी शतरुपे अनुमति ने राजा ने आकुति काजाने संपन्न होती आकुति पास एक पुरुष एक स्त्री अत्पन्न किया कि जो पुरुष होता तो साक्षात यज्ञ स्वरूपी भगवान विष्णु होते जी स्त्री होती ते भगवंतांपासून कधीही विभक्त न राहणारी लक्ष्मीची अंश स्वरूप दक्षिणा होती आकुतीचा त्या स्वयंभू पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणले आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्या जवळ ठेवले जेव्हा दक्षिणा विवाह योग्य झाली तेव्हा तिने यज्ञ भगवानांनाच पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा केली तेव्हा भगवान यज्ञ पुरुषांनी तिच्याशी विवाह केला यामुळे भगवंतांनी प्रसन्न होऊन आनंदित झालेल्या दक्षिणेपासून बारा पुत्र उत्पन्न केले त्यांची नावे अशी तोष प्रतोष संतोष भद्र शांती इडस्पती इध्म कवी विभू स्वन्ह सुदेव आणि रोचन हे स्वयंभूव मन्वंतरात तुषित नावाने देव झाले त्या मन्वंतरात मरीची आधी सप्तर्षी होते भगवान यज्ञच इंद्र होता आणि महान प्रभावशाली प्रिय व्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र होते ते मनवंतर त्या दोघांचे पुत्र नातू पणतू यांच्या वंशाने भरून गेले प्रियविधुरा मनूने आपली दुसरी कन्या देवहुती ही कर्दमाना दिली त्या संबंधीची सर्व माहिती आपण माझ्याकडून ऐकलेलीच आहे भगवान मनुने आपली तिसरी कन्या प्रसुती ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीला दिली त्याची विशाल वंश परंपरा सर्व त्रैलोक्यात पसरली आहे कर्दमांच्या ज्या नऊ कन्या नौ हो पत्नी होत्या त्यांच्या वंश परंपरेचे वर्णन एक मरीची ऋषीची पत्नी म्हणजे कर्दमांची कन्या कला हिच्या पासून कश्यप आणि पौर्णिमा नावाची दोन आपत्ती झाली त्यांच्या वंशांनी हे जग धरलेले आहे हे मृत्युंजय विदुरा पौर्णिमेला विरज आणि विश्वप नावाची दोन मुले आणि देवकुल्या नावाची एक कन्या झाली हीच पुढच्या जन्मात श्रीहरी गंगेच्या रूपाने पत्नी अनुसुया तिला दत्तात्रेय दुर्वास आणि चंद्र नावाचे तीन परम यशस्वी पुत्र झाले हे अनुक्रमे विष्णू शंकर आणि ब्रह्मदेव यांचे अवतार होते मित्रांने विचारले गुरुवर्य जगाची उत्पत्ती स्थिती आणि अंत करणाऱ्या या सर्वश्रेष्ठ देवांनी अत्रिमुनीच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतार घेतला हे मला सांगा मैत्री जेव्हा ब्रह्मदेवानी ब्रम्ह्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रीना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते आपल्या पत्नी तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले तिथे फुलांच्या गुच्छांनी लहडलेले पलाश आणि अशोक वृक्षांचे वन होते तसेच तिथे सगळीकडे निर्विध्या नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुर ध्वनी करीत होता त्या वेळीला थंडी उष्णता इत्यादी द्वंद्वांची परवान न करता एका पायावर उभे होते त्यावेळी ते मनोमन अशी प्रार्थना करीत होते कि जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे त्याने मला स्वतः सारखे संतान जावी। प्राणायाम रूपी रुपी इंधना मुनी गंधर्व सिद्ध विद्याधर आणि नाम त्यांचे सुयशिगात होते त्या तिघांचे एकाच वेळी आगमन झाल्याने अत्रिमुनीचे अंतकरण प्रकाशमय झाले एका पायावर ुड आणि नंदी या वाहनांवर बसले होते तसेच आपल्या हातातील कमंडलू चक्र किशोर इत्यादी चिन्हांनी युक्त होते त्यांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होत होता त्यांच्या मुखावर मंद हास्य विलसत होते त्यांच्या तेजाने दिपून जाऊन मुनी आपले डोळे झाकून घेतले त्यांनी आपले चित्त त्यांच्यावर एकाग्र केले आणि हात जोडून अतिमधुर आणि सुंदर सर्वश्रेष्ठ अशा या तीनही देवांची सुती करण्यास सुरुवात केली अत्रिमुनी म्हणाले भगवन प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी जे मायेच्या सत्वादी तीन गुणांचे विभाग करून भिन्न भिन्न शरीरे धारण करतात ते ब्रह्मा विष्णू आणि महादेव आपणच आहात मी आपण करतो मी ज्यांचे आवाहन केले होते ते आपल्यापैकी कोण आहे कारण मी तर संतान प्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरेश केले होते असे असता आपण तिघे येथे कसे आलात आपल्यापर्यंत तर देहधारी लोकांच्या मनाचीही गती असत नाही म्हणून मला याविषयी मोठेच आश्चर्य वाटत आहे आपण कृपा करून मला याची रहस्य सांगावी मैत्रिणी कसे होऊ शकेल तुम्ही ज्याचे ध्यान करीत होतात तेच आम्ही आहोत प्रिय महर्षी तुमचे कल्याण असो तुम्हाला आमचेच अंश स्वरूप तीन जगत विख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील त्या दंपतीला अशा प्रकारे अभिष्ट वर देऊन त्यांनी उत्तम प्रकारे पूजन केल्यावर ते पाहत असताना सुरेश्वर आपले आप लोक गेले ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र विष्णूच्या अंशापासून योगवेत्ते दत्तात्रेय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास झाले आता अंगिरा ऋषींच्या संतानाचे वर्णन आहे अंगिरांची पत्नी श्रद्धा हिने चार कन्या जन्मदा साक्षात भगवान उतारिष्ठ बृहस्पति अत्र स्वारोचिश मनवंतर प्रख्यात पत्नी हवीरभूप महर्षि अगस्त्य महातस्वी विश्रवा दिन पुत्र यातील अगस्त्य पुढील जन्मात जठराग्नी झाले विश्रवा इडविडे पासून कुबेर झाला आणि त्यांची दुसरी पत्नी केशिनी पासून रावण कुंभकर्ण आणि विभीषण उत्पन्न झाले महामते महर्षी पुलहांची पत्नी साधवी गती पासून कर्मश्रेष्ठ वरियान आणि सहिष्णू असे तीन पुत्र झाले याचप्रमाणे क्रतूची पत्नी क्रिया हिने ब्रह्मतेजाने तळपणाऱ्या साठ हजार बालखिल्ले ऋषींना जन्म दिला शत्रुतापन विदुरा वशिष्टांची पत्नी ऊर्जा तिच्यापासून चित्रकेतू इत्यादी सात विशुद्ध चित्त ब्रह्मर्षी जन्म झाला त्यांची नावे चित्रकेतू सुरोची विरजा मित्र उलबण वसुभृद्यान आणि द्युमान अशी होती याशिवाय त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शक्ती इत्यादी आणखी काही पुत्र होते अथर्व मुनींची पत्नी चित्ती हिला दधीची नावाचा एक तपोनिष्ठ पुत्र झाला त्याचे दुसरे नाव अश्वशिरा असेही होते आता भृगूच्या वंशाचे वर्णन भाग्यवान भृगुना ख्याती नावाच्या पत्नीपासून धाता आणि विधाता नावाचे पुत्र आणि श्री नावाची एक भगवतप्रायण कन्या झाली मेरू ऋषीने आपल्या आयती आणि नियती नावाच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिल्या त्यांच्यापासून त्यांना मृकंड आणि प्राण नावाचे पुत्र झाले त्यांच्यापैकी मृकंडापासून मार्कंडेय आणि प्राणापासून मुनिवर वेदशिरा यांचा जन्म झाला भृगुंचा एक कवी नावाचा पुत्र होता त्याचाच पुत्र भगवान शुक्राचार्य होय विदुरा या सर्व मुनिश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला अशा प्रकारे मी तुला हे कर्दमांच्या वंशातील संतानांचे वर्णन सांगितले जो पुरुष हे श्रद्धापूर्वक ऐकेल त्याची मोठी पापे हे कथानकेल केल्या दक्षाने त्यापैकी तेरा धर्माला एक अग्निला एक एकचित्र असणाऱ्या पितृगणांना आणि एक, एक संसाराचा संहार करणाऱ्या तसेच जन्म मृत्यू पासून सोडविणाऱ्या भगवान शंकराला दिली श्रद्धा मैत्री दया शांती तुष्टी पुष्टी क्रिया उन्नती बुद्धी मेधा तिकीक्षा ह्री आणि मूर्ती या धर्माचा पत्नी होत त्यापैकी श्रद्धेने शुभ मैत्रीने प्रसाद दयेने अभय शांतीने सुख तुष्टीने आनंद आणि पुष्टीने अहंकार यांना जन्म दिला क्रियेने योग गर्व, बुद्धीने अर्थ, नरनारायण ऋषीना जन्म दिला यांचा जन्म झाल्याबरोबर हे संपूर्ण विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झाले त्यावेळी लोकांची मने दिशा वायू नदी आणि पर्वत प्रसन्न झाले आकाशात मंगल वाद्य वाजू लागली देवता फुलांचा वर्षाव करू लागल्या मुनी प्रसन्न होऊन करू लागले गंधर्म आणि किन्नर गावू लागले अप्सरा नाचू लागल्या अशा प्रकारे त्यावेळी मोठा आनंदोत्सव झाला आणि ब्रह्मादिक सर्व देव त्यांची स्तुती करू लागले देव म्हणाले ज्याप्रमाणे आकाशात निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या मायेने आपल्या स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्या या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या, या धर्माच्या घरी ऋषी रुपाने स्वतःला प्रकट केले त्या परमपुरुषाला आमचा नमस्कार असो ज्यांच्या शास्त्राच्या आधारावर केवळ अनुमान केले जाते त्याच भगवंतांनी विश्वाच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी आम्हा देवतांना सत्वगुणापासून उत्पन्न केले आहे आता त्यांनी सौंदर्याचे निवासस्थान असलेल्या पहावयास लावणाऱ्या देवतांनी अशा प्रकारे सुती केलेले भगवान नरनारायण दोघेही गंध मागन पर्वतावर गेले भगवान श्रीहरींचे अंशभूत असे ते, तेच नरनारायण पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी अग्निची पत्नी स्वाहाने अग्नीचे अभिमानी असणारे पाव पवमान आणि शुची हे तीन पुत्र उत्पन्न केले हे तिघेही हवन केलेल्या पदार्थांचे भक्षण करणारे आहेत या तिघांपासून आणखी पंचेचाळीस प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले हेच आपले तीन पिता आणि एक पितामह यांच्यासह एकोणपन्नास अग्नि म्हणजे अग्निपात्व बहिर शोमक आणि आजप्य हे पितर होत त्यामध्ये साग्निक आणि निरग्निक आहेत या सर्व पितरांची पत्नी दक्ष कुमारी स्वधा आहे या पितरांपासून स्वधेला धारिणी आणि वयुना नावाच्या दोन कन्या झाल्या त्या दोघीही ज्ञानविज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या महादेवांची पत्नी सती होती ती सर्व प्रकारे पती देवांच्या सेवेमध्ये व्यग्र राहणारी होती परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोणी पुत्र झाला नाही कारण सतीच्या पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असे आचरण केले होते त्यामुळे सतीने तारुण्यावस्थेतच रागामुळे योगाने स्वतःच आपल्या शरीराचा त्याग केला होता अध्याय पहिला समाप्त